तेव्हा परतेल तेव्हा रस्त्यात लक्ष्मण टेकडी जवळ निर्जनस्थळी त्याला खूप मारायचे ब्रजनाथास ही गोष्ट कुठून तरी कळली त्यांनी बाबाजींसोबत परमार्श करत परमार्श करून ठरविले की ते दररोज मायापुरी येणार नाहीत आणि ज्या दिवशी येतील दिवसा ढवळ्या येतील आणि बरोबर एक बलिष्ठ व्यक्ती सुद्धा घेऊन येतील ब्रजनाथाची काही नोकर माणसे होती त्यात हरीश डोम एक पक्का लाठीबाज होता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 मी त्याच्या उत्पादाने शिवासंगणात वैष्णवांचे कुठलीच भीती नाही असे वाटते की माझी ही काठी वेणीमाधव ठाकूरच्या डोक्यावर नक्कीच पडणार ते काहीही असो जेव्हा आपण शिवासंगणी जाल तेव्हा मला आपल्यासोबत घ्या मग बघीन कोण बेटा काय करतोय ते मी एकटाच शंभरांना पूरुण उरेन हरीश सोबत अशा प्रकारे विमर्श करून ब्रजनात दोन चार दिवसांच्या अंतराने शिवास संगणी जायला निघाले परंतु तेथे अधिक वेळ थांबू शकले नाहीत तत्व संबंधी न होऊ शकल्याने मनोमन खूप दुःखी होत होते अशा प्रकारे दहा वीस दिवस लोटतात न लोटतात तोच वेणीमाधवास चापाने चावले आणि त्याचा मृत्यू झाला वेणी माधवाच्या मृत्यूची बातमी ऐकून ब्रजनाथाने मनोमन विचार केला वैष्णव विद्वेषामुळेच त्याची अशी गती झाली वा मृत्युर्वे प्राणी ध्रुव परमायू समाप्त झाला झाली परमायू समाप्त झाली मेला आता माझ्या शिवासंगणी येण्या जाण्याचा कंटक काटा दूर झाला ब्रजनाथ त्यास दिवशी संध्याकाळनंतर शिवासंगणी पोहोचले आणि बाबाजी बाबा महाशयात म्हणाले आजपासून मी पुन्हा प्रतिदिन आपल्या चरणी उपस्थित होऊ शकेन बाधा स्वरूप वेणीमाधव आज हा संसार सोडून निघून गेला परमकारुणिक बाबाजी महाशय या अणुदित विवेक जीवाच्या मृत्यूच्या बातमीने आधी खूप दुःखित झाले त्यानंतर काहीसे स्थिर होऊन म्हणाले स्वकर्म फलभूक पुमान पुरुष आपल्या कर्माचा फळास भोगत असतात जीव कृष्णाचा आहे कृष्ण तो जाईल बाबा तुला आणखीन काही त्रास तर नाही ना ब्रजनात मला तर केवळ हेच कष्ट आहेत की मी बरेच दिवसापर्यंत आपल्या उपदेशामृतापासून वंचित राहिलो आज पुन्हा श्री दशमुलांच्या उरलेल्या उपदेशास ऐकू इच्छितो बाबाजी मी तुझ्याकरिता सर्वदा प्रस्तुत आहे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 विरुद्धं सत्यमिती हरेर कलिमल हरेर्भेदा भेदोश विहित तत्व सुविमल तत प्रेमण सिद्धिर्भवती नित नितराम नित्य विषय अर्थात चित अचिद समस्त जगत कृष्णशक्तीची शक्तीची परीणती परिन, आहे विवर्तवाद सत्य नाही उलटतो कळी काळाचा मळ आणि वेदविरुद्ध मत आहे अचिंत्यभेदाभेद तत्वच वेदसंमत विशुद्ध मत आहे अचिंत्यभेदाभेद तत्वानेच नित्य तत्वाप्रती प्रेमसिद्धी होते उपनिषदांच्या वाणीस वेदांत म्हणतात वेदांताचा यथार्थ अर्थ प्रकाशित करण्याकरिता व्यासदेवांनी विषयांचे विभागपूर्वक चार अध्यायांनी युक्त ब्रह्मसूत्र नावाने ज्या सूत्राची रचना केली आहे त्यांनाच वेदांत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 स्वीकार केल्याने ब्रह्माचे ब्रह्मत्व राहत नाही म्हणूनच परिणामवाद चांगला नाही विवर्तवादच युक्तसंगत सुंदरमत आहे विवर्तवादाचे दुसरे नाव मायावाद आहे त्यांनी वेदमंत्राच्या वेदमंत्राच्या आवश्यकतेनुसार संग्रह करून विवर्तवादाची पुष्टी केली आहे यावरून असे प्रतीत होते की परिणामवाद प्राचीन काळापासून प्रचलित आहे श्री शंकरांनी श्री शंकरांनी विवर्तवाद स्थापन करून परिणामवादाच्या गती थांबविले आहे विवर्तवाद एक मतवाद आहे श्रीमण मधवाचार्य विवर्तवादाने संतुष्ट होऊ शकले नाहीत त्यांनी द्वैतवादाची सृष्टी केली त्यांनीही आपल्या प्रयोजनाच्या वेदमंत्राचा संग्रह करून त्यातून द्वैतवादाचे प्रतिपादन केले आहे त्याचप्रकारे श्रीमद रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैतवादाचा श्री निंबादित्याचार्यांनी द्वैताद्वैववादाचा आणि श्री विष्णूस्वामींनी शुद्ध द्वैववादाचा प्रचार केला आहे श्री शंकराचार्यांचा मायावाद भक्तित्वाच्या प्रतिकूल आहे चारही वैष्णव आचार्यांनी वेगवेगळ्या मताचा विचार पक... वेगवेगळ्या मताचा प्रचार करूनही आपल्या सिद्धांतांना भ बनविले आहे श्रीमण महाप्रभूंनी समस्त श्रुतीवाणीस आदरपूर्वक ग्रहण करून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 शक्ती परिणामवादी म्हणतात ब्रह्माचा विकार कदापिही संभव नाही उलट ब्रह्माची अचिंत्य शक्ती परिणत होऊन जीवशक्ती अंशाने जीवसमूह आणि मायाशक्ती अंशाने जड जगाच्या रूपात प्रकाशित आहे असे मानल्याने परिणामवादातही ब्रह्मविकृत होत नाही सततत्व अन्यथा बुद्धिर्विकार इत्युता हृत विकार, विकार काय आहे हे सत्य तत्वापेक्षा एक अन्यथा बुद्धी मात्र आहे दूध दह्याच्या रूपात विकृत होते दह्यामध्ये दूध रूपकत्व आहे दूध विकृत झाल्यावर अर्थात घट्ट झाल्यावर त्या विकृत अर्थात घट्ट झालेल्या वस्तूस दूध नाही दही म्हटले जाते ब्रह्म जगत आणि जीव ब्रह्माचे विकार आहेत हा विचार अत्यंत अशुद्ध आहे यात जरा देखील संशय नाही निर्विशेष ब्रह्मच केवळ एकमात्र वस्तू आहे त्या व्यतिरिक्त जर अन्य कुठलीही वस्तू स्वीकृत नाही तर तिचा विकार ही वस्तु दुसरी वस्तू आलीच कुठून म्हणून ब्रह्मत विकाराचे काही दिसून येत नाही मानून वस्तू सिद्धी होत नाही म्हणूनच ब्रह्म परिणामवाद कुठल्याही परिस्थितीत युक्तिसंगत ठरत नाही शक्ती तर अशा प्रकारचा कुठलाच दोष स्पर्श करीत नाही ब्रह्म अविकृतच राहते त्याची घटन अघटन अघटन घटन पटीयसी शक्ती कुठेतरी अणुअंशाने जीवरूपात परिणत झाली आहे आणि कुठे कुठे छाया अंशाने जडब्रह्मांडात ब्रह्मांड रूपात परिणत झाली आहे ब्रह्माची इच्छा झाली की जीव जगत व्हावे आणि लगेचच त्याच्या परिशक्तिगत जीवशक्तीने अनंत जीवांना प्रकट केले ब्रह्माची इच्छा झाली की जड जगत व्हावे आणि त्याच वेळी पराशक्तीच्या छयाारूप मायाशक्तीने असले यात ब्रिकृत होत नाही जर असे म्हंटले की इच्छा होणे हा त्याचा विकार आहे आणि हा विकार उत्तर असे आहे की तुम्ही जीवाच्या इच्छेला लक्ष करून ब्रह्मतवाच्या इच्छेसही विकार म्हणत आहात जीव शुद्ध आहे त्याची जी इच्छा होते ती दुसऱ्या शक्तीच्या संस्पर्शाने निर्माण होते म्हणून जीवाची इच्छा विकार असते परंतु ब्रह्माची इच्छा तशी नसते पासून अपृथक असूनही पृथक आहे म्हणूनच ब्रह्माची इच्छाच ब्रह्माचे स्वरूप आहे त्यात विकारास ताण नाही त्याची परिणती सुद्धा नाही इच्छा झाल्याबरोबरच शक्ती क्रियावती होते परिणाम शक्तीचाच असतो हे सूक्ष्मविवेचन किंवा विभाग जीवाच्या शुद्धीपलीकडचा आहे केवळ वेदप्रमाणाद्वारेच या समजले जाऊ शकते आता शक्तीचा परिणाम कसा होतो हेच विवेचनीय आहे दूध जसे दही झाले आहे शक्ती परिणामवादाचाही हा सर्वांश सर्वांश उपमा नाही आहे यद्यपि प्राकृत वस्तूशी अप्राकृत तत्वाचे उदाहरण संपूर्णपणे ठीक बसत नाही तथापि प्राकृत उदाहरण अप्राकृत स्पष्ट करते असे म्हटले गेले आहे प्राकृत चिंतामणी त्याच प्रकारे समजावयास हवे परमेश्वर आपल्या अचिंत शक्तीद्वारे इच्छा होताच अनंत जीवमय जैवजगत आणि चौदा लोकयुक्त अनंत ब्रह्मांडाची रचना करूनही संपूर्णपणे विकारशून्य राहतात विकारशून्य शब्दाद्वारे कुणी असे समजू नये की तत्ववस्तू निर्विशेष आहे उलट बृहत वस्तू ब्रह्म सर्वदा षडश्वर पूर्ण भगवत स्वरूप आहे केवळ निर्विशेष म्हटल्याने त्याची चितशक्ती स्वीकृत होत नाही परतत्व आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे नित्यसविशेष आणि निर्विशेष दोन्ही आहेत दोन्ही आहेत केवळ निर्विशेष मानल्याने त्यांचे अर्धस्वरूपच मानणे होते आणि त्याने पूर्णतेची हानी होते परातत्वात अपादा कारण का करण आणि अधिकरण रूप तीन कार कारके श्रुतीद्वारे वर्णिता आहे ये तो वा इमाूता जायंत जीवन यत् प्रयत्न विसंविशंती तद्वस्व त्रम अर्थात हे सर्व प्राणी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 ज्यांची विषय जिज्ञासा करीत आहेस तेच ब्रम आहेत श्री जीव गोस्वामी भगवतत्वांचे विवेचन करताना लिहितात एकमेव एकमत स्वाभाविक स्वाभाविक शक्त्या। सर्वदैव स्वरूपत तद्रूप वैभव जीव प्रधानुपेण चुर्वधा ति सूर्यांत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 आणि मायाप्रधान आणि त्यातून उत्पन्न जडी अस्तूल आणि सूक्ष्मजगतच प्रधान शब्द वाच्य आहे हे चारही प्रकाश ज्याप्रमाणे नित्य आहेत परमतत्वाचे एकत्व ही त्याचप्रकारे नित्य आहे हे दोन्ही परस्पर नित्यविरुद्ध व्यापार एकत्रितपणे कशाप्रकारे संभव आहेत उत्तर असे की जीवाच्या बुद्धीने हे संभव आहे हे असंभव आहे कारण जीवाची बुद्धी ससीम आहे परमेश्वराच्या अचिंत्य शक्तीद्वारे हे संभवना असंभव नाही ब्रजनात विवर्तवाद कशास म्हणतात बाबाजी वेदांमध्ये वितर्कासंबंधी उल्लेख सापडतो परंतु तो, तो विवर्तवाद नाही श्री शंकराचार्यांनी विवर्त शब्दाचा जसा अर्थ लावला आहे त्यामुळे विवर्तवाद आणि मायावाद एकत्र झाले आहेत विवर्त शब्दाचा वैज्ञानिक अर्थ अशा प्रकारे आहे अत तो अन्यथा बुद्धिविवर्त्युत्या अर्थात एक वस्तू दुसऱ्या वस्तूची प्रती भ्रम असण्याचे नाव विवर्त आहे जीव चित्कण वस्तू आहे परंतु जडीए स्तूल आणि लिंग देहामध्ये दे, आबद्ध होऊन भ्रमवशत स्थूल आणि लिंग शरीरास मी म्हणून जो परिचय प्रदान केला जातो तीच तत्वज्ञान शून्य अन्यथा बुद्धी आहे हेच वेद प्रतिपादित एकमात्र विवर्ताचे उदाहरण आहे जसे कुणी समजते की मी सनातन पांडेयाच्या आहे पांडेयचा पुत्र रा, रामनाथ रमानाथ पांडेय आहे आणि कुणी असे समजत आहे की मी हरखुआ डोंबांचा पुत्र मधुवा डोंब आहे अशी बुद्धी नितांत भ्रमपूर्ण आहे चितकण जीव रमानाथ पांडेयी नाही पांडेयही नाही आणि मधुआ डोंबही नाही तरीही देहात आत्मबुद्धी असल्याने असे प्रतीत होते रज्जूमध्ये स सर्पभ्रम आणि शक्तीमध्ये रजतभ्रम अशीच उदाहरणे आहेत इथं म्हणून या सर्व द्वारे माईक शरीरात रूप विवर्त विवर्तभ्रमास दूर करण्याकरिता वेदांमध्ये परमार्श आहे मायावादी वेदांचे यथार्थ तात्पर्य त्या गुण एक प्रकारच्या हस्त्यास्पद विवर्तवादाची स्थापना करतात मी ब्रह्म आहे ही सात्विक बुद्धि आहे आणि मी जीव आहे हीच अन्यथा बुद्धि वा विवर्ता आहे हे, हे मायावादींचे मत आहे वास्तविक अशा विवर्तवादाने सत्याचा निर्णय होत नाही विवर्तवाद वास्तव शक्ती परिणामाच्या वा, परिणामवादाच्या विरोधी नाही परंतु मायावाद्यांचा विवर्तवाद नित्यांत हस् आहे नितांत हस्त्यास्पद आहे माया मायावाद्यांचा विवर्तवाद अनेक प्रकारचा आहे त्यात ब्रह्माचे जीवभ्रमाद्वारे जीवत्व ब्रह्मतवाचे प्रतिबिंब होण जीवत्व जीवत्व आणि स्वप्नपासून पृथक पृथक जीव आणि जड जगाची अतिरिक्त बुद्धी हे तीन प्रकारचे विवर्तवाद अधिक प्रचलित आहेत हे समस्त विवर्तवाद सत्य नाहीत त्याचप्रमाणे त्याचबरोबर वेद प्रमाणांविरुद्ध वेदप्रमाणांविरुद्धही आहेत ब्रजनात मायावात काय वस्तू आहे मी यात समजू शकत नाही बाबाजी जरा लक्ष देऊन ऐक मायाशक्ती स्वरूपशक्तीची सावली मात्र आहे चितजगतात तिचा प्रवेश नाही ही, ही जड जगाची अधिकर्ती आहे जीव अविद्याग्रस्त होऊन भ्रमाने जड जग जगात प्रविष्ट होतो चितवस्तूची स्वतंत्र सत्ता आणि स्वतंत्र शक्ती आहे परंतु मायावाद वस्तुत मानत नाही मायावादाचे कथन आहे जीवच ब्रह्म आहे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 मोठ मोठी कार्य करतात त्यानंतर माईक शरीरास या जगात ठेवून स्वधामास गमन करतात मायावादी भगवंताप्रती काही अनुग्रह प्रकाशपूर्वक जीव आणि ईश्वराच्या अवतारांमध्ये काही भेद स्वीकार करतात जो भेद असा की जीव कर्म परतंत्र होऊन स्थूल शरीर धारण करतात आणि इच्छेच्या विरुद्ध ही कर्माच्या प्रवाहात जरा मरण आणि जन्म प्राप्त करण्याकरिता बाध्य आहेत परंतु ईश्वर स्व इच्छेने शरीर माईक उपाधी माईक नाम आणि माईक गुणास ग्रहण करतात आणि त्यांची इच्छा झाल्यावर ते या सर्वाचा परित्याग करून शुद्ध चैतन्य बनू शकतात ईश्वर कर्म करतात ईश्वर कर्म करतात परंतु कर्मफलाधीन नसतात हे सर्व मायावादींचे असच सिद्धांत आहेत ब्रजनाथ वेदांमध्ये अशा मायावादाचा उपदेश कुठे आढळतो का बाबाजी नाही वेदांमध्ये कुठेही असा मायावाद आढळत नाही मायावाद बौद्ध धर्म आहे पद्मपुराणात लिहिले आहे मायावादमसट शास्त्र प्रसन्न बौद्ध मुच्य ते मयेव विहित देवी कलो ब्राह्मण मूर्तीना अर्थात श्री महादेव उमादेवींच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात देवी मायावाद अत्यंत अस आहे हे बौद्धमत आहे वैदिक वाणींच्या आड प्रशन रूपाने आर्याच्या धर्मात प्रवेश केला आहे मी कलिकाळात ब्राह्मण मूर्ती धारण करून या माया बदाचा प्रचार करीन। प्रभो देव देव महादेव तर वैष्णवांमध्ये अग्रगण्य आहेत त्यांनी असे वाईट कर्म का केले बाबाजी श्री महादेव भगवंताचे गुणावतार आहेत असुरगण भक्तिपथास ग्रहण करून सकाम भावाने भगवंताची उपासना करून आपापला दुष्ट उद्देश सफल करण्याचा प्रयत्न करू लागले हे पाहून परम करुणामय की असुरगण भक्तीपथास करून भक्तांना कष्ट प्रदान करीत आहेत म्हणूनच भक्तिपथास भ्रष्ट होण्यापासून वाचविले पाहिजे असा विचार करून त्यांनी श्री महादेवास बोलून म्हटले हे शंभो तामज प्रवृत्तीयुक्त असुरांमध्ये माझ्या शुद्ध भक्तीचा प्रचार केल्याने जीव जगताचे कल्याण होऊ शकत नाही म्हणूनच हो दैत्या करण्याकरिता एकाशित असे शुद्ध भक्तीपथाचा त्याग करून त्या, त्या मायादाचा आश्रय ग्रहण करतील तथा सुरुदय भक्तजन कुठल्याही प्रकारच्या बाधेविना शुद्ध भक्तीचे आस्वादन करतील परम वैष्णव श्री महादेवांनी या कठीण कार्याचा भार ग्रहण करण्यास सर्वप्रथम दुःख प्रकट केले परंतु भगवंताची म्हणूनच जगदगुरु श्रीमन महादेवांचा कौशल्याने संपूर्ण चालू आहे जे जगताच्या संपूर्ण जीवांच्या कल्याणाकरिता आपल्या हातात कौशल्य रूपी सुदर्शन चक्र धारण करीत आहेत त्यांच्या आज्ञेत न जाणो कुठले कल्याण आहे हे तेच जाणतो हे तोच जाणतो आधीन सेवक वृंदाचे एकमात्र कर्तव्य तर प्रभूच्या आज हेच आहे म्हणूनच शुद्ध वैष्णव दोष पाहत नाहीत या कथनाचे शास्त्रीय प्रमाण ऐक ताध्यथा शंभो ग्रहश्यामी वरम सदा दो युगे भूत्वा कलया कलयामाषा दिवागम्ये कल्पत येनान मद्व, मदविमुखान कुरु मश गोप्येण साध्यत्य सृष्टीरेशोत्तरोतरा अणखी नश मह सृजाम्येशु योजनान महयष्यती तत्वच रुद्र महाभाव मोहशास्त्राय अथ्यानी विध्यानी अत अतथ्यानी अत अत वितथ्यानी दर्शयस्व महाभुज प्रकाशम कुरु चांतमान म माम कुरु ब्रजनात मायावादाच्या विरुद्ध काय वेद प्रमाण उपलब्ध आहेत बाबाजी अखिल वेदशास्त्रच मायावादाच्या विरुद्ध प्रमाण आहेत समस्त वेदांना धुंडाळून मायावादींनी त्यातील चार वाक्या आपल्या पक्षामध्ये गणले आहे ते या वाक्यास महावाक्य म्हणतात ही चार ही चार वेद वाक्य अशी आहेत सर्व खलविद सर्व खलविद ब्रह्म नेह नानास्तिकंच नानास्तिकिंचन प्रज्ञाम ब्रह्म तत्वसी श्वेतकेतो अहम ब्रह्मासमी पहिल्या महावाक्यातून काय प्राप्त होते हे जीव आणि जडात्मक समस्त विश्वास ब्रह्म आहे ब्रह्मा व्यतिरिक्त आणखीन काहीही नाही दुसऱ्या ठिकाणी म्हणतात न तस कार्य करणश विद्यते नव्या अधिकश दृश्यते पिधेव शूय ते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 त्या परमेश्वराची अलौकिक शक्ती विविध प्रकारची असते असे ऐकण्यात येते शक्ती बलशक्ती आणि क्रियाशक्ती प्रधान आहेत या ती वा सत अथवा संधीनी शक्ती आणि आनंद वा लाधिनी शक्ती सुद्धा म्हणतात त्या ब्रह्मास आणि त्याच्या शरीरास आणि त्याच्या शक्तीस अभिन्न मानले गेले आहे त्या शक्तीस स्वाभाविक शक्ती म्हटले गेले आहे त्या शक्ती विचित्र विचित्रता आहे शक्ती आणि शक्ती मानास अभिन्न मानल्याने ब्रह्माचे नानत्व होत नाही परंतु आणि शक्ती पृथक जाणून जगाप्रती दृष्टीपात केल्याने नानत्व सिद्ध होते नित्यो नित्या नामचेतशतनामेको बहुनाम बहुनाम योन विधाती कामान या श्रुती वाक्यामध्ये वस्तूचे नानत्व आणि स्वीकार केला गेला आहे अशा प्रकारच्या वाक्यात शक्ती शक्ति वेगळे करून त्यांच्या ज्ञान बल आणि क्रियांचा विचार केला गेला आहे प्रज्ञान प्रज्ञाम ब्रह्म या वाक्यात ज्या प्रज्ञास ब्रह्मासोबत एक मांडलेले आहे त्या ब्राह्मण तत्वमसी श्वेतकेतो या वाक्यात ज्या ब्रह्मासोबत एक्याची शिकवण दिली गेली आहे त्यासंबंधी बृहदार प्रुधार, बृहदारण्यको उपनिषदामध्ये अशा प्रकारे म्हटले गेले आहे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 ती विद्या जर शेवटी भक्तिरुपिणी नसेल तर अशा विद्यासिशोपनिषदात हे अविद्या तो भूय इव ते तमो यद्याम रत अर्थात अविदेची उपासना करून जो आत्म्याचे चिन्मयत्व जाणत नाही तो घोर अंधकारात प्रवेश करतो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 सर्व खल्विदं ख्रेद सदैव एकमेव एव सदेव भगवान सौम्य योनी स्वभावनधीतिष्टतेक इत्यादी अनेक वेद मंत्र आहेत ज्या योगे अभेदाचे प्रतिपादन होते आता भेद समर्थक मंत्र ऐक ओम ब्रम ब्रम्ह विद्यान विद्यानपौी महात्मण विभू विभूमात्मनं मधीरो नोचते सत्य ज्ञान अनंतं ब्रम्ह यो वेद गुहया गुह्या परमो व्योम सुअश्रुते सर्वान कामान सह ब्रम्मणा विपशिता परम यस्मा परमरमस्ती किंचित योन जयोअस्ती कचिं तेनेद पूर्ण प्रधान सर्व प्रधानक्षेत्रतीर्गणेश गणेश आत्मा तत्मा विवृ विवृणुते स्वाम तमाहुर ग्रय पुरुष महात्मे यथा तथ्यो तो अर्थान व्यद्यात नैतेदशक विद्या तू यदक्षिमिती अद्वा इदमग्र आसीत तो वै सजायत सदजायत मान स्वयं कुरुत तस्मा तत् सुत मुच्यति नित्रेत ब्रम्हया ब्रह्मयामात्मा ब्रह्मसो अय महात्मा चतुष्पात अयम आत्मा सर्वेशा भूताना मधु इत्यादी असंख, असंख्य असंख्य वेदवाणींनी नित्यभेद सिद्ध आहे वेदशास्त्र सर्वांग सुंदर आहेत वेदांचे कुठलेच अंग परित्याग करण्यासारखे नाही नित्यभेद सत्य आहे आणि नि नित्य अभेद सत्य आहे युगपद उभय तत्व सत्य असल्याने भेद आणि अभेद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 नैषा तर्केण वेदच या, या श्रुती मंत्राद्वारे हे स्पष्ट सांगत आहेत की परमेश्वराची शक्ती अचिंत्य आहे त्यात युक्तिवाद लावू नये श्री महाभारतात म्हणतात पुराण मानवो धर्मह सांग सांगवेद चिकित्सित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 कशा कशाही प्रकारे सिद्ध होत नाही ब्रजनात व्रजनात प्रीतीचे श्रेष्ठ प्रयोजन आहे याचे प्रमाण वा युक्ती काय आहे बाबाजी वेदांमध्ये म्हटले गेले आहे प्राणो हे शह सर्व भूतर्विभाती विजानन विद्वान भवते नातिवादी आत्मकी क्रीड आत्मरती क्रियावाणेश ब्रह्म विदा वरिष्ठ अर्थात ब्रह्मविथांमध्ये ब्रह्माच्या जाणकारांमध्ये श्रेष्ठ पुरुष आत्मरती आणि आत्मक्रिया होऊन प्रेमाच्या क्रियेद्वारे लक्षित होतात ती रतीच प्रीती आहे ब्राह्मदार बृहदारकोनिषद मध्ये म्हणतात न वा अरे सर्वस्य कामाय सर्व प्रियम्यात मनस्तु कामाय सर्व प्रियम उत्त मंत्राद्वारे हे जानले जाऊ शकते की प्रीती जीवाचे मुख्य प्रयोजन आहे बाबा वेद आणि श्रीमद भागवत आदी पुराणांमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत क्यो हे कह प्राण्यात यदेश आकाश आनंदो नस्त्यात एष हे व्यावनंद यती रियो उपनिषदित आनंद प्रीतीचा पर्या पर्यारवाची पर्यार शब्द आहे जीव मात्र आनंदाकरता चेष्टा करतात मुमुक्ष व्यक्ती मोक्षासच आनंद मानतात म्हणूनच ते मोक्षाकरिता वेळेपिसे होतात भोगी भुभुक्ष आनंद समजतात म्हणूनच हे लोक विषयभोगांच्या मागे मागेच धावत राहतात आनंद प्राप्तीची आशाच त्यांना त्या त्या कार्यामध्ये प्रवृत्त करीत असते भक्त देखील कृष्ण करता प्रयत्नशील आहेत म्हणून सर्व प्रकारचे लोक प्रीतीचाच शोध घेत असतात इतकेच काय तर ते प्रीतीकरिता शरीरही सोडण्यास तयार असतात सिद्धांत हा आहे की प्रीती सर्वांचे मुख्य प्रयोजन आहे यास कुणीही करू शकत नाही मग तो नास्तिक असो वा अथवा कर्मी असो वा ज्ञानी सकाम असो वा निष्काम सर्वच जण एकमात्र प्रीतीच्या शोधात राहतात परंतु अन्वेषण केल्यानेच प्रीती भेटेल असेही नाही कर्मवाद स्वर्गसुखासून स्वर्ग, कर्म स्वर्ग लोकातून स्वर्ग स्वर्ग च्युत होतात तेव्हा ते आपली चूक जाणतात मनुष्य लोकात धन पुत्र यश आणि बळ प्राप्त करून त्यात प्रीतीचा आभाव पाहून पुन्हा स्वर्गसुखाची कल्पना करतात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 प्रेमाची नित्यता सिद्ध होते अन्यथा जीवाची चरम प्रयोजन रूप प्रीती अनित्य होऊन जाते आणि त्याची सत्ता ही लुप्त होते म्हणूनच समस्त शास्त्रामध्ये अचिंत्यभेदा अचिंत्यभेदा सत्यसिद्धांताची पुष्टी केली गेली आहे या व्यतिरिक्त सर्व केवळ मतवाद आहेत ब्रजनात प्रेमतत्वाचे चिंतन करता करता परमानंदात विभोर होऊन घरी परतले अठरावा अध्याय समाप्त